शतदा प्रेम करावे लेखिका आणि अभिवाचिका विद्या हर्डीकर सप्रे सॅन्डियोगो शहरातलं अगदी भर मध्यातलं पल्स हे मेरियाट होटेल बारावा मजला खिडकीतून समोर कोरोनाडोचा दिमागदार पूल दिसतोय समुद्राचा निळसर चकाकीचा लहानसा तुकडा देखील माझ्या समोर कॉफीचा वाफाळता कप आणि नुकत्याच आणलेल्या सुंदर केकचा कलापूर्णक. पूर्ण क तासाभरापूर्वीच आम्ही ह्या केकच्या कलावंत कृतीबद्दल केककर्तीशी गप्पा मारत होतो तिचं नाव झिल ओ कारनर त्याचं असं झालं की कोरोनाडो भागात आम्ही भटकत होतो दहाव्या रस्त्याच्या एका कोपऱ्यावर एक पाटी दिसली केकची चव चा चाखा आणि पुस्तकावर केकर्तीची सही घ्या सगळ्यांना निमंत्रण आणि मुक्त प्रवेश कोरोनाडो हे सॅन्डियागो शहरातल्या कुशीतलं एक चिमुकलं बेट निसर्गरम्य निळ्यासागरानंद किनारलेलं टुमदार घरांची वस्ती आणि पिटुकल्या बागा असलेलं म्हणजे काय जणू काही सगळा वाद्यवृंद तयार होऊन आता प्रेक्षकांसाठी स्वरमेळाचा कार्यक्रम करणार आहे असं वातावरण टुरिस्टांसाठी तर हे जबरदस्त आकर्षण आणि पर्यटकांना मुक्त प्रवेशद्वार सँडियागोतून हा पूल बांधल्यामुळे प्रवाशांना दहा मिनिटात कोरोनाडोवर जाता येतं कोरोनाडो हॉटेलसारखं ऐतिहासिक स्थळ कोरोनाडोचा इतिहास सांगणारं विनामूल्य प्रदर्शन अत्याधुनिक सार्वजनिक ग्रंथालय हर प्रकारच्या वस्तूंची सुबक ठेंगणी दुकानं सायकलस्वारांसाठी मार्ग किनारपट्टीवर सर्फिंग पोहणं बोटिंगची करमणूक आणि नानापरीच्या खाद्यपेयने सुसज्ज असे यातच प्रवाशांना आणखी खुश करण्यासाठी उन्हाळ्यात बसची विनामूल्य सरकारी सेवा मग काय पाहिजे आज सकाळपासूनच आम्ही तिकडं बागडत होतो सकाळी उठल्यावर समुद्रदर्शक खिडकीतून बाहेर पाहत आमचा सकाळचा नाश्ता झाला आणि आम्ही ठरवलं की आता विनामूल्य बसची वाट पाहण्यापेक्षा चालत चालत हे बेट बघावं आणि म्हणून आम्ही डुलत डुलत निघालो रस्ता निवांत होता म्हणजे कॉफीचं दुकान शोधायचं तर अर्धा मैल चालावं लागेल असं मी मनाशी म्हणत मना होते आणि तेवढ्यात कोपऱ्यावर ही केक चाकण्याची अभिनव पाटी दिसली ती पाटी होती एका कलात्मक केशकर्तनालयाच्या दारात त्यामुळे जरा बिचकतच जात गेलो एका कोपऱ्यात कलात्मक केकचे प्रकार मांडून केकच्या चित्रांचे एप्रन घातलेल्या प्रसन्न मुली केकचे नमुने दाखवून विचारत होत्या कुठला हवा दुसऱ्या कोपऱ्यात टेबलावर केक आय लव्ह यू या नावाच्या पुस्तकाच्या प्रती आणि प्रेमळ अगत्यशील जील पुस्तक दाखवत होती कुणी विकत घेतले तर स्वाक्षरी करून देत होती केकचा समाचार मी आधी घेतला आणि मग तिला केक सुंदर झाल्याची दिलखुलास पावती दिली तिने मला विचारलं मी सर्वेक्षण करायचं म्हणून विचारतीये ह्या तीन प्रकारातला कुठला जास्त आवडला आणि का तिनं माझ्याशी संभाषणाला सुरुवात केली आणि मीही <coughs> मी तर वायनरीच्या गावातली त्यामुळे वाईन टेस्टिंग हा प्रकार मला माहिती होता सुवास स्वाद वे जिभेच्या विविध भागांना जाणवलेल्या जमीनचे जा पदर नंतर रेंगाळणारा सुवास च इत्याद प्रकारे या टेस्टिंगबद्दल बोलता येणं हा टेस्टिंग तज्ज्ञतेचा एक मापक असतो आणि त्याच मापकाच्या आधार मीही ठोकून दिलं मला ना ब्लूबेरी आणि स्ट्रॉबेरीच्या फळांनी सजवलेला केक आवडला खाताना ब्लूबेरीच्या मंद चवीची गात जाणवत होती आणि नंतर हलके हलके केळं आणि व्हॅनिलाच्या लाटा जिभेवर सुरसुरून गेल्या केकला मौसर वेस्टर्न होतं आणि ते चाकताना लोणी साखरेच्या मधुर गुदगुल्या जिभेला सुखावून गेल्या इत्यादी इत्यादी इत्यादी भलावण ऐकून जिल एकदम खुश झाली मुळातच मऊ लोण्याहून असलेली जिल साखर विरघळेल अशी हसली आणि केक केकचे प्रकार पाककृती तिचं ते पुस्तक याबद्दल भरभरून बोलायला लागली जिलचा नवरा नेव्हीत केव्हा तरी कोरोनाडोच्या मोक्याच्या बेटावर त्याची नेमणूक झाली आणि दोघंही इथं मग कधी जपानला कधी बॉस्टनला अशी भटकंती करत होता निवृत्तीनंतर कोरोनाडोला छोटंसं गह, घ घर घेऊन ते दोघंही धच विसावले जिल्हा पहिल्यापासूनच स्वयंपाक आणि पाककृती यांची आवड आता साधारणपणे अमेरिकन महिला सोयपूर्णा म्हणजे सोययुक्त स्वयंपाकघरे असलेल्या असल्या तरी अन्नपूर्णा असतीलच असं नसतं त्यांचा स्वयंपाक म्हणजे बहुतेक वेळेला काहीतरी फिक्स करणं असतं म्हणजे लेट मी फिक्स सँडविच फॉर डिनर इत्यादी त्यामुळे जीलची पाककृती आणि स्वयंपाकाची आवड हे जरा मला नवलपूर्णच वाटलं स्वयंपाकघरात विविध प्रयोग करत तिनं केकच्या काही कृती तयार केल्या आणि मग त्यातून हे पुस्तक तयार झालं केक आय लव यू लोकांना काही पदार्थ खूप आवडतात आणि काही कमी आवडतात त्यामुळे केकच्या ह्या पुस्तकाचे तिने पदार्थानुसार भाग पाडले उदाहरणार्थ केळे मग त्यात केळ्याच्या केकच्या कृती प्रथम करायला सोप्या आणि मग गुंतागुंतीच्या ह्या सगळ्या वेगळेपणामुळे लोकांना हे पुस्तक चटकन घावायचं वाटतं नाहीतर काय बाजारात केकची हजारो पुस्तकं आणि गुगलवर हजारो पाककृती असतातच मग ह्याचं वैशिष्ट्य ते काय तर ते हे वैशिष्ट्य आता हे पुस्तक लोकांना पोचवावं कसं असा विचार करताना केशकर्तनालयाच्या संचालिका असलेल्या तिच्या मैत्रिणीनं सुचवलं अगं माझं दुकान रविवारी दुपारी बंद असतं आणि पर्यटकांच्या झुंडी ह्या रस्त्यांनी जात असतात आणि रविवार म्हणजे एकदम गर्दीचा दिवस तेव्हा तू असं कर पुस्तक स्वाक्षरी आणि विक्रीचा एक अभिनव कार्यक्रम कर कादंबरी लिहिणारा लेखक अशा स्वाक्षरी कार्यक्रमात कादंबरीतले नमुना उतारे वाचतो मग केकृतिक लिहिणाऱ्या लेखिकेनं केकचे नमुने चाखायला द्यावेत हो की नाही तर असा हा अभिनव कार्यक्रम जिलनं केला आणि तो चविष्ट आणि लज्जतदार व्हायला आणि पुस्तक विक्री व्हायला वेळ नव्हता लागत हा तिचा दुसरा रविवार होता केकच्या कृतीच्या प्रात्यक्षिकांचे कार्यक्रम म्हणजे क्लासेस केलेस तर मी येईन कारण बेकिंग ह्या प्रकारात मला काही ठाऊक नाही मी तिला सांगितलं आणि जीललासुद्धा ही कल्पना आवडली जीलचं हे सहावं पुस्तक या आधीची चार पुस्तक गोड पदार्थांना वाहिलेली आहेत आणि एकाच गोडाबरोबर काही तिखट काही खारे आणि चटकदार पदार्थ आहेत एका पुस्तकात लहान मुलांसकट सगळ्या कुटुंबासाठी पाककृती आहेत आणि हो एक पुस्तक आहे खास फ्रेंच पेस्ट्रीवर नवलपरीच्या फ्रेंच पेस्ट्रीज म्हणजे फ्रेंच पाकतज्ज्ञ म्हणजे शेफ आणि खाद्यतज्ञ यांची खासियत साखरेचं खाणार त्याला देव देणार हे जरी खरं असलं तरी साखर खाणाऱ्याला कधीकधी मधुमेहसुद्धा होऊ शकतो त्यामुळे कमी साखरेचे किंवा विना साखरेचे पदार्थ कसे करावेत याबद्दलचं जीवचं एक पुस्तक आहे त्याचं नाव स्वीट नथिंग आणि ते पुस्तकसुद्धा लोकप्रिय आहे प्रत्येक पुस्तकाच्या सुरुवातीला कुठलं भांड कशासाठी योग्य याचं मार्गदर्शन असतं कृतीसाठी वापरण्याच्या पदार्थांची माहिती असते आणि पदार्थ योग्य तरेने पारखून कसे घ्यावेत याची माहिती असते आणखी बऱ्याच बारीक सारिक सूचना असतात नवशिकांना प्रोत्साहन आणि बुजुर्गांना बारकावे सांगणारी ही तंत्र असतात पदार्थाच्या सोप्या कृती आधी आणि ते करता करता हळूहळू अवघड वळणे घेत पारंगत होण्याच्या गुरुकिल्ल्या या पुस्तकात आहेत आता ह्या पुस्तकातल्या सूचना पहा चुलीवरच्या भांड्यात आधी अंडी घालून मग हळूहळू साखर मिसळा उलटे केले तर साखरेबरोबर अंडी चळतात चॉकलेटमध्ये किंचित कॉफी मिसळा आणि लज्जत वाढवा केकचे मिश्रण घट्ट झालं असं वाटलं तर गरम पाणी घालत ते पातळसं करा गार पाणी नका घालू आणि हो केकचे फ्रॉस्टिंग एक दिवस आधी करा बरं का केक बनवणं अगदी सोपं पण लेअर म्हणजे बहुपदरी केक बनवणं ही कला आहे बरं का आणि फ्रेंच पेस्ट्री बनवणं खरं म्हणजे हो तो आपला अमेरिकन पाय नावाचा पदार्थ असतो ना तो बनवण्या इतकं सोपं असतं पण फ्रेंच पेस्ट्री बनवली की तुम्ही एकदम इम्प्रेशन मारता नाही का तेव्हा फ्रेंच पेस्ट्री करायला शिका तर अशा खाचाखोचा पुस्तकाच्या सुरुवातीला मध्ये शेवटी जागोजागी दिसतात आणि सजावटीसह केक आणि पदार्थांची सुंदर छायाचित्रसुद्धा पुस्तकात दिसतात पुस्तकातला प्रत्येक पदार्थ जिलच्या कृतीनं सजीव होऊन तर येतोच पण तो तिच्या हृदयातून येतो जिलचं पाककृतींवरचं प्रेम आणि टेंडर लव्हिंग केअर पानोपानी दिसते आणि जिलशी बोलताना सुद्धा सतत जाणवतं की तिचं पदार्थांवर तिच्या खास खास पाककृतींवर अगदी मुलासारखं प्रेम आहे जिलला पाककृतीत लहानपणापासूनच रस होता त्यात भर म्हणजे अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर वास्तव्य म्हणजे सॅनहोझे कॅलिफोर्नियाचा उमदेपणा आघळपघळपणा तिच्या व्यक्तिमत्वात आधीच उतरलेला मुळात इंग्लिश घेऊन बी ए झालेली जिल लग्न होऊन नवऱ्याबरोबर इंग्लंडला गेली ती आपल्या व्यक्तिमत्वाला आणि रसनेला पोषक अशा कुकिंग स्कूलमध्ये गेली इंग्लंडमध्ये तिला ब्रिटिश पदार्थांमध्येही गोडी निर्माण झाली एका कंपनीत ती मुख्य पाक पाकतज्ञ झाली आणि कंपनीच्या खाद्यपदार्थांचा दर्जा उंचवण्यासाठी तिनं खूप परिश्रम घेतले गोल्डन डोर्स पा या प्रख्यात कंपनीत मग ती पेस्ट्री शेफ म्हणून काम करू लागली व्हाईट हाऊसच्या पेस्ट्री शेफबरोबर शिकण्याची संधीसुद्धा तिला मिळाली इतकं सगळं मधुर करियर तिनं आपल्या कोजीरवाण्या मधुर मुलीच्या संगोपनासाठी बदललं आणि मग ती संसार सांभाळून पाककृती करणे पुस्तके लिहिणे मासिकात लिहिणे हे सगळं करायला लागली नवऱ्याची फिरती असल्यामुळं आपलं स्वयंपाघर आपल्या पाठीवर घेऊन हिंटा इंटा तिनं पेस्ट्रीतज्ञ म्हणून खूप यश मिळवलं आणि आता कोरोनाडोयाची मुकल्या बेटावर ती मजेत पेस्ट्री आणि केक दोन्ही लोकांना खिलवते तिच्या पुस्तकातला एक तरी केक करून अनुभवण्याचं भरघोस आश्वासन देऊन मी तिचा निरोप घेतला आणि माझ्यासारख्या नवशिक्यांसाठी केक बनवण्याचे वर्ग सुरू करण्याचं आश्वासन घेऊन जीलनंसुद्धा मला प्रेमळ निरोप दिला केकचा नमुना घेऊन मी हॉटेलवर आले मस्त कॉफी बनवली खिडकीशी असलेल्या टेबलावर कॉफीचा वाफाळता कप आहे समोर कोरोनाडोचा पूल आणि समुद्र कॉफीच्या कडवट चवे मागून केकमधल्या बदामाची चव जिभेवर अलगद विसावते आणि केकमधल्या गोडीचा मुलायम लेप जिभेला अगदी सुखावून जातो आहे खरोखर या केकवर आणि या जगण्यावर शतदा प्रेम करावं